्याने काय धोरणाने हे बोललं चाललंय हे ध्यानात ठेवा म्हणजे मग ते सगळं ध्यानात येईल म्हणे शिकवण्याची ही एक हातमोटी अतिशय अलौकिक स्वरूपाची ग्रंथ तर सांगायचा पण ते म्हणायचे शब्द शहा तुम्ही समजून घेण्यात तुम्हाला आनंद होणं तुम्हाला मी देतो शब्दांची अर्थ देतो काय समजतो का हे समजणार नाही वाचा एकदा सांग तुम्ही विषय प्रारंभार्थ आमोद सुनाश् आमोद म्हणजे घ्राण ग्राह हे विषय ते सुनास म्हणजे नाक झाले श्रुतीशी श्रवण निघाले शब्दाला श्रुतीला शब्दाला श्रवण म्हणजे काल निघाले म्हणजे उत्पन्न झाले सार थांब थांबला काही विचारायचं काही शब्दशा पाहिजे ना आपल्याला झालं शब्दशावर बस जन्मात काही कळायचं नाही बघा जन्मात काही कळायचं नाही काय करणार महाराजांनी अमृतांची निदा करतात त्याला सांगायचं विचारसागरातला वृत्ती प्रभाव करतला उपनिषदातला शब्द घ्यायचा नाही प्रक्रियात्मक शब्द घ्यायचा नाही आणि या वेळेला आपण सांगायचा त्याच्या पिढ्या आल्या तरी सांगता येणार नाही कुठेतरी त्या शब्दाला स्पर्श करावा लागतो या नात्यारोपान त्या प्रक्रियेचा त्या सरणीचा अंगीकार केल्याशिवाय वळवाच लागायचे तेव्हा का त्या काय म्हणायचे तुम्ही यात काय त्यांना सांगायचं त्याचं एक धोरण लक्षात ठेवायचा ज्याला हल्लीच्या शब्दात आउट लाईन हे या एवढ्या चौकटीत कुठे ते आपण पुण्यात त्यांचं सांगणं असेल कुठे चुकलं आपण घर कुठे आहे पूर्व दिशेला आपण कुठे निघालो पश्चिमेला आता आपल्या घरी जायचं असलं तर काय करायचं एकदम कोणाला विचारायचं नाही काही वेळ पूर्वीकडे चालत राहायच कुणी जर पश्चिमेला जाऊन सांगितलं तर तिकडे जायचंय का नाही जायचं आपलं घर पूर्वीला करायचं नव्हतं पूर्वेला कुठेतरी असतं आपलं तर किंवा पश्चिमेला पश्चिमेला कुठेतरी असतं त्या गावाच्या पश्चिम दिशेला चालायला गायचं मी तिथे जवळपास आलं की थपडत आपण कुठे राहतो मंडई जवळ मग पहिल्यांदा लोक मंडळी आबाळ पसरल्यासारखं व्हायचं असं जस धोरणाने व्यवहारामधले किंवा गल्ली गोळ पत्ते लक्षात ठेवतो तशातला हा प्रकार आहे तसं काय सांगायचंय ते धोरण पहिल्यांदा धाड्यात मग त्या धोरणाने सगळं व्हायला व्हायचं धोरण हे तर त्या धोरणाप्रमाणे त्या तात्पर्यला धोरण मात्र सगळं विषय तसे यातलं धोरण हे की ज्ञानी पुरुष जो ज्ञानात ज्ञानातीत भेद विवर्जित असा ध्रमात्र स्थितीला पावलेला पूर्ण पुरुष आहे पुरु त्या महात्म्याच्या आणि स्वरूपाच त्याच्या एकंदर व्यवहाराचं लक्ष सांगायचं असल्या कारणाने वावरतात हा एवढा सिद्धांत यात सांगायचा आहे तो सांगण्यासाठी ही उभी आहे किंवा हा दृष्टांत आता या दृष्टांताचा खुलासा असा ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तम पुरुषाच वर्णन करीत असताना काही दृष्टांत दिले आहे उदाहरणार्थ असं लिहिलंय कि कुठेतरी असं दूर आलेला आहे उगवलेला आहे ठेवलेला आहे काय सांग आपण फुलाच्या बागेवर जवळने गेला तर आपल्याला वास येतो सुगंध ते आता लोक म्हणतात एक त्याचे परमाणू ते येतात काय काय ते आपलं नाकाक्षेत का काय सांगतात कसं सांगता तुम्ही सुगंध फल हे विषय आहे ग्रहण विषय गंध विषय त्याचा आश्रय आहे नाक त्याच ग्रहण करणारी इंद्रीय नाकापर्यंत वास ये तिथे परमाणू आहेत नुकरंद कण आहेत ते पराग कण तिथे आहेत ते तिथे आणि आपलं नाक ग्रहण करत त्यावेळेला आपल्याला कळतं की इथे नाक काय आता इथे वास आला सुगंध आहे इथे तिथे पूल तिथे, तिथे, तिथे, तिथे सुगंध आहे त्याचा तो आश्रय असल्यामुळे त्याला नाही म्हणायची सोय नाही असं त्या उत्तम पुरुषाचं स्वरूप आहे असं महाराजांनी सांगितलं त्याच्या पुढे महाराजांनी त्या उत्तम पुरुषाचं वर्णन करताना असं म्हटलंय जो नादे ऐक नातू याच पद्धतीने तिथे दिले मला म्हणतात नादे ऐक जाता नादू स्वादे चाकीजता स्वादू जो भोगा भोगी जात असे आनंद म्हणतात ही स्थिती आहे जो नादू ऐक जाता नाद आता नादे ना ऐक जाता नादू म्हणजे काय नादानी नाद ऐकणं तसाच हा प्रकार इथे आहे मला म्हणतात नादानी ऐकला जाणारा असा नाद तो कोणता नाद आहे तो नाद आहे म्हणजे अव्यवहार एवढीच गोष्ट सांगायची की नादाने ऐकला जाणारा नाद हा नाद आहे म्हणजे अव्यवहारी स्थिती आहे ही किंवा गुढीने चाकली जाणारी ती गुढी म्हणजे तरी काय अव्यवहारी गुढी आहे शेवटी दिले याचं वर्णन हे दृष्टांत जो भोगी जात असते आनंदाने आनंद भोगला जातो म्हणजे आनंदाने भोगला आनंदा। जा आनंद आहे ते सांगायचे अमोद सुनासे आले म्हणजे काय आता भोग्य भोगृत्व भ्रांती निवृत्त होऊन अव्यवहार्य आनंद स्थितीला तो पावला अव्यवहार्य आनंद स्थितीला पावला असं सांगणं काय आणि अमोद सुनासे आले म्हणून सांगणं काय राहता भोक्तृत्वाचा भोग सापेक्ष जो आनंद आहे तो नष्ट झाला आता भोग निरपेक्ष आनंद निर्पेक्षा आपल्याला आनंद मिळवण्याची सवय आहे आपण आनंद भोगतो पण भोग सापेक्ष तो, तो आनंद भोग भक्तृत्वाच्या भेदानी युक्त असलेल्या त्रिकुटीने युक्त असलेला आनंद आहे आपल्याला आनंद पाहिजे पण तो अंगातील आनंद सुरते वाचून पाहिजे आणि आनंद पाहिजे असा अंगातील आनंद सांगण्याचा हा प्रकार आहे अंगातील आनंद सांगणं भोग निरपेक्ष सुख सांगणं असं म्हणणं काय आणि अमोल असून असे आर म्हणून सांगणं काय एकच अर्थ आहे दृष्टांत त्याच्यासाठी महाराजांनी दिला एवढा त्याचा अर्थ यातनं लक्षात ठेवायचं की आमोद हा विषय आहे नाक हे त्याचं ग्रहण करणार इंद्रिय आहे हे उपलक्षण आहे भोग त्याच साधन आहे त्याच असं समजा तो भोग्य भोग्य न राहता ते इंद्रिय बनलं म्हणजे भेद न राहता त्यांच्यामध्ये आवेद नाही म्हणजे ते काय भेदामध्ये जो आनंद भोगला दास होता त्रिपुटीने जो आनंद भोगला जात होता तो आता त्रिपुटी नष्ट होऊन झाली अव्यवहारी असं महाराजांना स्वरूप हे उत्तम पुरुषाचं स्वरूप आहे असं समजा किंवा आता सांगितलेलं टळटळीत एक असं समजा दोन्हीचा अर्थ एकच किंवा देह दादाते विवर्जित ब्रम्हूपाने अवस्थाने असं समजा त्याचा हा खुलासाच्या उदाहरणावरून हे लक्षात ठेवा किंवा दुसरी एक गोष्ट महाराजांनी शिकली त्या योगी पुरुषाचं वर्णन करते वेळी कुंडलिनीच्या जागृतीचा विषय ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वर मौली असं म्हणते बुद्धीची कुळी का विरी परिबळ घाणे परिमळ घाणी उरे मंडळ काय आणि आता इथे काय माऊनी म्हणतेच्या त्या प्राणायामाच्या योगाभ्यासाच्या वर्णनामध्ये सूक्ष्म विषय म्हणून महाराज निय जिथे बुद्धीची पुळिका विरी बुद्धीच्या ठिकाणी आकलन शक्य कार्य कारण आणि त्याच स्वरूप या तिन्हीला जाणण्याची जी शक्ती ती बुद्धीची आकलन शक्ती तिला पुळिका म्हणे बुद्धीची पुळिका म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी असलेली जी आकलन शक्ती बुद्धीच्या ठिकाणी असणारी अशी जी ग्रहण शक्ती ती ग्रहण करणारी ज्ञानग्रहण करणारी ज्ञानग्राहक शक्ती ही शक्ती ती पुळिका विने त्या शक्तीचा जो आकार असत तो आकार नष्ट नाही जाऊ विरघळून जातो विरणे विरघळून जाणे पूर्ण विरळून जातो पूर्ण विरघळून जातो त्यावेळी परिमळ परिमळ रूपाने न राहता नाकामध्ये जी एक गंधराची गंधग्रहण करण्याची एक शक्ती आहे ती शक्ती अत्यंत सूक्ष्म रूपाने उरलेली असते ग्रहणामध्ये गंध ग्रहण करण्यासाठी लागणारी जी एक सूक्ष्म शक्ती ती ग्रहण शक्ती ती ग्राहक शक्ती अत्यंत सूक्ष्म रूपाने सुद्धा ज्यावेळी ही कुंडलिनी विरून जाते सुशुमिनीमध्ये प्रवेश करते त्यावेळी ही शक्ती सुद्धा शक्ती सवे संचरे मध्य त्या शक्ती सह त्या कुंडलिनी शक्ती जगदंबे सी जीयाहण शक्ती मध्यमेमध्ये म्हणजे सुटुंडणीमध्ये प्रवेश करते असं महाराजांनी केवळ ही जर गोष्ट आपल्या ध्यानात आली असेल ते यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायला हरकत नाही पुढची सगळी उदाहरणे या अर्थात शब्दालाच कान उत्पन्न झाले म्हणणं काय म्हणजे शब्द आणि कान हे दोन वेगळे न राहता एकरूप झाले यामध्ये भोग्य भोक्तृत्व भेद शिल्लक राहिला नाही किंवा आरसे डोळे आरसा समोर आपल्या डोळ्यानं आपण पाहतो पण हाही भेद तिथे शिल्लक राहिला म्हणजे तिथे सुद्धा भोग्य भक्तृत्वाचा जो भेद आहे तोही शिल्लक राहत नाही भोग निर्पेक्ष आनंदाची स्थिती निर्माण होते हे सांगण्यासाठी म्हणून महाराजांनी ही तीन उदाहरणांची योजना करून आणि अशी भूमिका जोपर्यंत त्याच प्रारब्ध आहे प्रारब्धाचा प्रतिबंध आहे तो पर्यंत लोकदृष्टी तो आवरत असतो या भूमिकेत असतो तो प्रारब्ध संपला ज्ञाना ती मात्र देहरहित देह आता सांगितलेले सगळे विक्षेप संपलेले आहेत त्याच्या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये ब्रह्मावस्थेमध्ये तो राहतो त्याला विदेह मुक्ती असं नाव देईल आपण आता वर्णन करतो आहोत जीवनमुक्ती ही जीवनमुक्ती संपल्यानंतर जी ब्रह्मस्थिती राहते की जी केवळ व्यापक स्वरूपाची आहे मौनाची या मिठी वाजे हे त्याचं वर्णन आहे देह पाता नंतर विदेय कैवल्याला तो प्राप्त होतो विदेह या शब्दाचाच अर्थ असाय विगत हा देहा हा येत ज्याचा देह निघून गेलाय संपलाय अशा अवस्थेला तो प्राप्त होतो ते विदेह दशा आहे हे विदेह मुक्ती मी तुम्हाला सांगायला विदेह दशा शब्दाचा अर्थ निराळा देहवृत्ती शून्य ब्रम्हूपाने अवस्थान याला विदेह दशा म्हणतात आणि देह रहित ब्रम्ह रूपाने अवस्थान त्याला विदेहमुक्ती म्हणतात देह तादात्म्य जीवनमुक्तीतच एक अशी पराकाष्ठेची एक उच्च भूमिका की जी विदेह दशा या नावाने संबोधिली जाते ना। जा की ज्याच्यामध्ये देह वृत्ती नाही ज्याला सुयगावस्था अशी म्हटली आहे त्या अवस्थेमध्ये कि जो तो देहाच्या भानावर कधी आता सांगितलेली संगती त्याला जुळत नाही व्यवहार करीत नंतर ते जुळण्याचं काय करणं देहवृत्ती शून्य दशेमध्ये ही गोष्ट त्याच्या ठिकाणी संभवत नाही अशा या अवस्थेमध्ये तो एकदा प्राप्त झाला विदेह विदेहमुक्तीला प्राप्त होतो म्हणून ज्ञानीपुरुषाची ही जीवनमुक्त अवस्था हे संमिश्र संमिश्र स्वरूपाची अवस्था आहे इकडे जगताचा मिथ्यात्मनिष्ठ असतो इकडे ब्रह्मात्मकी निष्ठायला इकडे व्यवहार करीत असताना देह इंद्रिया समजतो इकडे सुखदुःखा स्वतःला अभोगता समजत असतो इकडे देहेंद्रियादी व्यष्टी समष्टी प्रती विक्षेपांची प्रतिती येत असते त्याही काळी त्याचा नाही तर निश्चित अशा भूमिकेमध्ये वावरणारा जो जीवनमुक्त पुरुष आणि एवढ्या उभय भूमिकेत वावरूनही ब्रह्मस्थितीने अवस्थाना ही मात्र गोष्ट त्याच्यामध्ये चळवळ पावलेली नसते ही त्याची पक्की भूमिका असते हे घट्ट या अवस्थेला इतकी घट्ट असते की त्याच्यात काही बदल होत नाही अशा निर्धाराने नांदणारा हा ज्ञानीपुरुष असतो त्या जीवनमुक्त पुरुषाविषयीचे हा असा विचार चाललेला आहे असा आपण या बाबतीत विषयी लक्षात ठेवायचा दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे द्वैतवाद्यांना सदैव असं वाटत की हा ज्ञानीपुरुष त्याची येत बिघडत नाही ते ऐकल्यानंतर द्वैती लोकांच्या मनात अशी शंका येते की अद्वैत भूमिकेला तो पावलेला असतो फुलेची झाली भ्रमर आमोद सुनास आले सुनाचा आमोदास सा आले कोणताही उद्देश विधेय भाव बदलून पण अभेद तुम्ही सांगता अभेदामध्ये भोग्य भक्तृत्व व्यवहार घडेल कसा कारण भोगता आणि भोग्य यांच्यामध्ये द्वैत यांच्यामध्ये जर भेद असेल तर भोग घडतो असा एकंदर नियम आहे ज्ञानेश्वर महाराजांनी या द्वैतवाद्यांच्या शंकेच समाधान केलं यावरचं आणि विवरण हे मोठं वाचण्यासारखं आहे ते विवरण आपण सगळं थोडक्यामध्ये सांगू प्रसंगाने तूच आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी या शंकेत दिलेले समाधान आहे तेवढंच फक्त सांगायचं याच्या पुढच्या वाचल्या तर आपल्याला या नव्या प्रकरणाच तंत वर्णन तिथे तुम्हाला सापड ते आणि हे वर्णन काहीही भिन्न नाही त्या वर्णनात या वर्णनात काहीही फरक नाही ज्ञानीपुरुषाची महापूजा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे जास्त वर्णन केलंय निराळ्या रूपाने आपण वेगळं वाचलेलं आहे मी समजा पुन्हा वाचायचं ठरलं तर धावता करता भावार्थ की आमोद सुना पाहतो हे कसं काय तुमचं म्हणणं बरोबर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं परखड आणि चांगलं उत्तर तिथे दिलंय ज्ञानेश्वर माउली म्हणते तो चिजा आलीया तो भोगू तयाचा न घडे हा भाऊ जयाचा ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्वपक्ष स्वतः उत्थापन केल्या तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तोच सद्रुप झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मरूप झाल्यानंतर त्या ब्रह्मावस्थेचा त्याला भोग घडतो कारण आम्ही आता सांगितल्याप्रमाणे भोक्ता आणि भोग यांच्यामध्ये जर भेद असेल तरच भोग घडतो एरवी आनंदाचा उपभोग घडूच शकत नाही असा असल्या कारणाने या नियमाने जो भक्त ब्रम्हरूपतेला पावला ब्रम्हूपाने त्याचं घडलं त्या ब्रह्मरूपाने अवस्थान घडल्यानंतर त्या भक्ताला ब्रह्माचा वा ब्राचा उपभोग घडतो असं आपण म्हणतात हे संभवण्यासाठी लागणारा जो भेद तो कुठे तिथे संभवतो तुम्ही सांगितलं ना तो मद्रोपतीला पावलेला असतो म्हणून या ज्ञान भक्ती ज्ञान भक्तू एकवटला मज तो जो तुमच्याशी एक असेल तो जर तुमच्याशी एकूपतीला पावला असेल तर ब्रह्मानंदाचा त्याला उपभोग घडतो हे कसं संभव ज्ञानेश्वर माउली म्हणते अशी ज्याच्या मनामध्ये शंका असेल त्याला महाराज न घडे दयाचा भोग न घडे त्याचा उपभोग घडणार नाही हा जयाचा भाव अशी ज्याच्या मनामध्ये शंका असेल अशी ज्याची भावना असेल असं ज्याच्या मनामध्ये आणि आक्षेप रूपाने येत असेल त्याला ज्ञानेश्वर माउली सांगते मी सांगतो तू आईक म्हणले काय उत्तर आहे तुला मी असं विचारतो काय रे तीही बोले बो, केला उच्चारू केला मी अस विचारतो म्हणतात त्यांना मी विचारतो म्हणतात त्यांनी शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करावा याच उत्तर द्या बघू असं त्या बैठक विचारतात मी तुला विचारतो म्हणतात तेही बोले केवी बोला उच्चारू केता बोले उच्चारू केवी के, के शब्दाने शब्दाचा उच्चार कसा बरे केला जातो सांग बघू याच उत्तर दे उलट का त्याचं कारण ज्ञाने सांगते की शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो तुला उत्तर देता येत मी सांगतो म्हणतो शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो तेव्हा उच्चार करण्याचं जे साधन तेही शब्दच ज्याचा उच्चार केला जातो त्या उच्चाराचा जा विषय शब्दच म्हणजे शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो व अशा उच्चारामध्ये ज्या शब्दाने उच्चार करायचा तो उच्चार करण्याच जे साधन तोही शब्द आणि ज्याचं उच्चारण केलं तो उच्चारणाचा विषय तोही शब्द म्हणजे अद्वैदामध्ये शब्दाने शब्दाचा उच्चार संभवतो हे जर असेल तर मग ऐक्यात भोग संभवत नाही असं तुला कुणी सांगितलं ऐक्यात भोग संभवतो त्यात काय मोठं ऐक्यात भोग भोग हा संभवतो असं म्हणणं उलट ज्ञानेश्वर माऊली म्हणते ऐक्यात भोग संभवत नाही असं म्हणणाऱ्या विषयी ज्ञानेश्वर महाराजांनी एक दोन चार प्रश्न विचारले त्यांना ते मार्मिक आहेत ते म्हणतात असा जो शंका घेणारा माणूस आहे त्या मंडणाच्या गावी कदाचित असा असेल सूर्याला दिव्याने कदाचित प्रकाशित केलेला आहे की काय कोण असतो त्याची त्याने आकाशासाठी एखादा चुमकला मांडव उभा केलाय की काय कोण जाणे काय अशी त्याच्या अंगी नसताना कुणी असेल इतर वर्णाचा जर तो राजा असेल तर त्या इतर वर्णात असलेल्या राजाला शौर्य तेज इत्यादी गुणांनी संपन्न असलेल्या असलेल्या अशा प्रभावी तेजस्विता संपन्न असलेल्या प्रशासकपणाने त्याला त्याचा उपभोग घेता येईल काय भो, भोग भोगू शकेल काय तो किंवा महाराज म्हणतात काय अंधार हा सूर्याला कसा आलिंगन देऊ शकेल सांग असा प्रश्न ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि अद्वैतामध्ये उपभोग घडत नाही असतो तू म्हणतो तुझं असण की द्वैताच घडतो म्हणून मी तुला प्रश्न विचारतो म्हणतो ज्या द्वैतामध्ये ज्या भेदामध्ये भोग घडतो असं तू म्हणतोस द्वैत असलं पाहिजे ही गोष्ट खरी पण सुखोपभोगासाठी जर द्वैत नसेल भो तर भोग कसा घडेल ज्ञानेश्वर माऊली सांगते कि द्वैत असेल तरच सुख सुख उपभोग घडतो एरवी सुखाचा उपभोग घडवू शकत नाही अशी जी द्वैती लोकांची भेदवाद्यांची शंका आहे आहे ती समजूत त्यांची ती व्याप्ती त्यांची ती कल्पना सर्वतोपरी सर्वथैव चुकीचे आहे कार, का त्याचं कारण महाराजांनी असे विचारलं काय प्रकाश आणि अंधार याचा दृष्टांत महाराजांनी दिलाय याविषयी काहीसा खुलासा मागे आपल्याला केलेला आहे पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा ते दृष्टांत आपल्याला सांग सूर्य आणि अंधार या दोघांचं आलिंगण घडेल का घरीच घडणार नाही सूर्यामध्ये आणि अंधारामध्ये द्वैत आहे का द्वैत आहे भेद आहे का भेद आहे सूर्य आणि अंधार यांच्यामध्ये भेद आहे मग भेद असल्यावर आता त्यांचं आलिंगन घडायला काही हरकत नाही कारण तुझं ठरलंय की जिथे जिथे भेद असेल तिथे तिथे भोव घडतो पण हा नियम बरोबर नाही ही व्याप्ती चुकीची कब की अंधार आणि सूर्य यांच्यामध्ये भेद असू नये अंधकाराला सूर्य आलिंगन देऊ शकत नाही आलिंगनाचं सुख एकमेक भोगू शकत नाही काय म्हणलं तुम्ही दृष्टांत असा काढलाय भेद काढला पण त्यांच्यामध्ये म्हणले विजातीयता विरुद्धत्व आहे सजा काढा आणि मग सांगा भर तो भोग भरतो की नाही ठीक आहे म्हणले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय रे तुझ्या गावामध्ये सूर्याला दिव्याने प्रकाशित केलं जातं काय या म्हण्यात माऊली असं विचारते की ठीक आहे तुला मी दुसरा दृष्ट्या सांगतो काय कि दोन सजाचे पदार्थ घे एक सूर्य आणि एक दिवा दोघेही प्रकाश म्हणाल भौतिक प्रकाशामध्ये दोघांचे नाव आहे एका भौतिक प्रकाश दुसरा भौतिक प्रकाश दोन्हीने आणलं तर महाराज म्हणतात त्या दोन सजातीय पदार्थात तरी भोग संभवेल का म्हणजे दिवा सूर्याला प्रकाशित करतो असं कधी घडतं का असं कधीही घडत नाही म्हणजे दोन सजातीय पदार्थात उपभोग घडू शकत बरं म्हणले मग विजातीय पदार्थात करून बघा ठीक आहे विरुद्ध घ्यायचे नाही पण विजयार्थी घ्यायचे असं जर ठरलं तर महाराज म्हणतात मी दिल्ला जो वरचा राजाचा दृष्टांत हा विजातीय क्षत्रिय वर्गातला जर एखादा पुरुष राज्य करीत त्याचं जे प्रभावीपणाने शौर्य तेजाने तेजाने ते संपन्न तो, तो। ज्याप्रमाणे प्रशासकपणाने त्याचा उपभोग घेऊ शकतो त्याप्रमाणे इतर वर्णातला जर कोणी विजातीय राजा राज्य करीत तर तो त्या सुखोपभोगाला कुठे भोगू शकतो त्या ऐश्वर्याने संपन्न तो कुठे असू शकतो किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन एक दृष्टांत दिलाय की गुंजांचे अलंकार करून ते रत्नाच्या अंगावर घालायचे ठरवले तर ते शोभतील तर ते शोभणार नाही म्हणजे केवळ द्वैतामध्ये दोन सजाती मध्ये दोन विजातीय पदार्थामध्ये किंवा दोन भिन्न भिन्न जड पदार्थ जर घेतले तर एवढ्याने भोग घडतो असं तुझं म्हणणं बरोबर जुळत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगून शेवटी गायला असं सांगतात जर भोग घडायचा असेल तर एक पाहिजे असं म्हणतात त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांना स्वतः आकाश नाही त्याला आकाश म्हणजे काय कसं कळेल जो स्वतःच आकाश झाला नाही त्याला त्या आकाशाच्या आकाशाच्या पोटात असलेली पोकळी वा त्याचा अवकाश कसा असतो केवढा असतो किती आहे हे तरी त्याला यथार्थ रूपाने कळेल का कळणार नाही म्हणजे त्याला त्याचा अपरोक्ष रूपाने ज्ञान संभवणार अपरोक्ष रूपाने आकाशाचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर त्याला आकाशच झालं पाहिजे रत्नाच्या आणि सुंदर स्वरूपावर तुम्ही गुंजांचे लेणे घातले तर ते ज्याप्रमाणे शोभत नाहीत त्याप्रमाणे तुझं जे हे म्हणणं आहे हे म्हणणं सगळं चुकीच आहे उलट आमचं असं म्हणणं कि केवळ वजातीय पदार्थात दोन विजातीय पदार्थात दोन, पदार्था, दोन समान सत्तेतील पण विरुद्ध पदार्थात विसंगत पदार्थामध्ये आणि भोग व त्या भोगापासून होणारा आनंद संभवत नाही सुख तिथे संभवत नाही उलट जो आकाश होतो त्यालाच आकाशाची पोकळी व त्याची व्याप्ती समजू शकते म्हणजे ऐक्यातच खरा तो भोग संभवतो असं आमचं म्हणणं आहे उलट आकाश नाही त्याला आकाशाचा अचूक ज्ञान अप्रोक्ष ज्ञान होतच नसल्यामुळे त्याच्या सुखोपभोगापासून आनंदही त्याला संभवणार नाही अगदी त्याच पद्धतीने शेवटी मौलीने ते तर क्रिया केलनच आहे परी अद्वैती भक्ती आहे अद्वैतामध्ये भक्ती व्यवहार संभवतो हे अनुभवाची जोगी नोहे हे बोलायचे असं स्पष्ट पुढे म्हटले आणखी एक दृष्टांत महाराजांनी पुढे दिलेला आहे महाराज असं म्हणतात एका ठिकाणी देव देऊळ परिवार फोरून की जे डोंगर तेसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा एका डोंगरामध्ये पोरून जसा देवही तयार केला देऊळही तयार केलं त्याचे परिवार शंकराचं मंदिर असलं तर शंकरही तयार केला शिवपिंडी तयार केली शिवपिंडी ज्या मंदिरात ठेवायचं ते मंदिरही तयार केलं आणि आजूबाजूचा परिवार होत वेताळे नात तो पण तयार केला उत्तम शिवमंदिर सजवलं हा व्यवहार घडतो कि नाही एका डोंगरामध्ये तसाच अद्वैत स्वरूपामध्ये भक्तीचा व्यवहार का घडणार नाही उलट महाराजांचं म्हणणं त्या अद्वैत स्थितीमध्येही सुखोपभो घडू शकतो आणि असा उपभोग म्हणजे आनंद आनंदाने आनंदाला बोगणं असं हे अव्यवहार्य स्थितीतलं भोगणं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे द्वैतवाद्यांचा जो आक्षेप आहे जनसामान्यांच्या मनामध्ये जी बुद्धी असते की भेद असेल तरच भोग घडतो हे म्हणणं चुकीच आहे उलट आमचं असं म्हणणं आहे की अभेद असेल तरच या अद्वैताचा आनंद उपभोगू शकतो अद्वैत नसेल तर त्याला भोगता येत नाही त्याची उदाहरणं ही एवढी उदाहरणामध्ये एक एक वैशिष्ट्य त्या सर्व वैशिष्ट्याने संपन्न असलेल्या उदाहरणाने ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्वच्छ शिकवलंय सांगितलंय की द्वैत केवळ असेल भेद असेल तर तो भेद सजातीय तो भेद विजातीय विरुद्ध पदार्थात केवळ द्वैत रूपात कोणत्याही प्रकार व्यवहार असला तरी त्यामध्ये सुखोपभोग घडत नाही उलट सुख उपभोगासाठी एक रूप तार व्हावी लागते असं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केलं आहे बाकीचा विषय आपण विठ्ठल श्री ज्ञान देम विठ्ठल कुंडली गौरध हरी विठ्ठल श्री ज्ञान देम श्री साखरे हे वाटचा आता या जीवनमुक्त पुरुषाच्या एकंदर व्यवहाराचा ब्रह्मेव भवती या ला न्यायाने या श्रुतीवचनानुसार तो ब्रम्हूपतेला पावलेला असतो ब्रह्माशाभिन्न झालेला असतो अव्यवहार्य दशेला आनंद रूपतेला तो प्राप्त झालेला असतो आणि त्याच दोन्ही प्रकारे भजन घडत एक भजन त्याचं अव्यवहार दशेमध्ये राहणं स्वरूप स्थितीत असण हेही त्याच क्रिये वाचून भजन चाल होत असत आणि व्यवहार दशेमध्ये जेव्हा तो प्रवृत्त होतो तेव्हाही त्याचं भजन चालू ता असतं असं आपण ध्यानात ठेवत काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे द्वैती लोकांचं असं मनोगत आहे की भोग जर घडायचा असेल तर त्याला द्वैताची आवश्यकता अद्वैतात भोग कसा ज्ञानेश्वर माऊलीने आकाशाचा दृष्टांत देऊन द्वैतामध्ये कसा भोग घडत नाही उलट अद्वैतातच कसा घडतो असं काल एका उदाहरणाने माऊलीने सांगितल्याचं आपण पाहिलं त्याबरोबरच पुढे ज्ञानेश्वर माऊलीने त्याच विस्तारात असं प्रतिपादन केले म्हणून मी होणे नाही तया मीच आहे कि मग भजेल हे काही बोलो किर माऊली असं म्हणते जो पुरुष जो साधक मध्रुपत झाला नाही मद्रुपतीला प्राप्त झाला नाही तर मग मी कसा आहे केवडा आहे माझ वस्तुस्थितीने कस स्वरूप आहे हे त्याला समजणार तरी कस इतकंच नव्हे तर जो मी झालाच नाही तो माझी खरी यथावत भक्ती करतो हे तरी आम्ही कस बोलावं कस तुम्हाला सांगावं की तो, तो आमची खरी भक्ती करतो म्हणून इतकं नव्हे तर या लागे तो क्रमयोगी म्हणते मध्रुप होऊन मला तो भोगत असतो मध्रुपतेला प्राप्त होऊन तो मला भोगत असतो कस तारुण्य का तरुणांगी जयापरी दृष्टांत महाराजांनी त्याच्यासाठी दिले एवढ्यासाठी तो जो क्रमयोगी आहे तो, तो, तो, तो, तो, तो, तो क्रमाक्रमाने ुषान करीत ब्रम्ह भावाच्या योग्यतेला प्राप्त होतो ब्रम्हूपतेला प्राप्त होतो मुक्त दशेमध्ये आणि तरुणांच्या देहामध्ये असत ते अभिन्नत्वा नसतं त्याप्रमाणे तो माझ्याशी अभिन्न होऊन तर मला तो भोगत असतो त्याला दृष्टांत भावने देते तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी नुंठतो जैसा म्हणते तरंग जाप्रमाणे प्रमाणे सर्वांगाने सागराच्या पाण्याचं चुंबन घेत तर चुंबन घेणं हे सर्वांगाने चुंबन घेणं आहे ते किंवा प्रभा कि ज्याप्रमाणे सूर्याच्या अंगी सर्वत्र विलसते ते अमुक ठिकाणी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नसते किंवा नाना अवकाश नव्हे अवकाश म्हणजे पोकळी ती ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशावर आणि आकाशाच्या सर्वांगावरती ज्या लोळत असते किंवा तैसा रूप होते प्राप्त होऊन माती क्रियावीण तो म्हणजे अलंकारो का सहजे सोनया अगदी तद्वत तो योगी पुरुष माझ्याशी अभिन्नत्वाने मधरूपतेला प्राप्त होऊन क्रिये वाचून तो माझी भक्ती करीत असतो भजन करीत असतो ज्या प्रमाणे अभिन्नत्वाने त्या सुवर्णाशी सदाच भजत असतात त्याच भजन करतात आणि त्याच पद्धतीने हा माझ्याशी एक रूप त्याला पावलेला असतो असं ज्ञानेश्वर माउली सांगते आणि सरते शेवटी म्हणते की अशा अद्वैततेला ते पावल्यानंतर या अशा पूर्ण क्रियारहित ब्रह्मस्थितीला तो पावलेला आहे अव्यवहार्य ब्रह्मस्थिति पावले तुम्हें का है कि तो भजन करो भक्ति करा तो, तो, तो, तो कस का मऊली क्रिया अद्ति है शेवटी उम्मीद लिवी मऊली भजन क्रिए वचन घजन हथे अनुभवा की आवश्यकता है प्रवचना का प्रांत संपला प्रवचन थे त्याच्याविषयी काय असेल ते व्याख्यान हे सगळं एका मर्यादेपर्यंत असत आणि जिथे प्रवचनाची मर्यादा संपते तिथे अनुभवाची व अनुष्ठानाची आणि मर्यादा सुरू होते असं ध्यानात ठेवायचं प्रवचनाची काही मर्यादा आहे सर शेवट वेळी प्रवचन चालत नाही नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या हा स्वच्छ म्हटलेलं जाय की आत्मा हा प्रवचनाने जर लाभला असता तर काय उत्तम गोष्ट झाली आहे तर <laughs> तसं नाहीये त्याच्यासाठी काही अनुष्ठान करण्याची आवश्यकता आहे आणि तो अनुष्ठानाचा प्रांत प्रवचनाचा प्रांत संपल्यानंतर सुरू होतो असं तिथे त्याचा सदाच अव्यवहार्य दशेत राहतो असं मात्र नाही काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे देष्टी स्वरूपाची व जगदरूपी समष्टी स्वरूपाची विक्षेपाची प्रतिती त्याला घडत असते पण उभय प्रतिती घडूनही त्याच्या आपल्या व्यवहार्य स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होत नाही यासाठी ज्ञानेश्वर माउली म्हणते समजा तो जर व्यवहार्य दशेत आला त्यांची त्याची कोणती स्थिती असते त्याचा बोध कोणत्या प्रकारचा असतो अंतरंग बहिरंग स्थिती त्याची कशा प्रकारची असते त्यासाठी ज्ञानेश्वर माउलीने तिथेच काही पण पुढे खुलासा केला तैसीची बुद्धी का दि तो देखो जाय की ते देखणे दृश्य लोटी देखतेची जावी ज्ञानेश्वर माऊली म्हणते की तो योगी पुढे आपल्या बुद्धीबळाने पैसाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने म्हणजे परोक्षागर अपरोक्ष रूपाने जर पाहू लागला पाहण्यामध्ये प्रवृत्त झाला म्हणजे ज्ञान विषय करू लागला तर त्याचं जे ते पाहणं असतं ते काय करत ते दे देखणे दृष्टलोटी देखतेची ते त्याचं पाहणं हे दृश्याला बाजूला सारून पाहणार असतं म्हणजे पाहणाऱ्याच रूपच ते दाखवणार असत म्हणजे त्याला दृश्य न दिसता सर्वत्र सम रूप असलेलं समव्याप्त असलेलं ब्रह्म मात्र आत्माच त्याला प्रतीला येत असतो अशी त्याची व्यवहार्य कशा आहे इतकं नव्हे दृश्य जाऊन हे दृष्टी द्रष्टयापण न घटे द्रष्टेपण नवनी म्हणते त्याचं पाहणं असं वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यावेळी दृश्याचा निराश होतो नाम दृश्याचा बाध होतो त्यावेळेस अंतस्करण विशिष्ट असलेला असा जो दृष्टा तो द्रष्टा आपलं जे मूळ स्वरूप जो साक्षी आपलं मूळ स्वरूप अंगभूत असलेला जो द्रष्टा म्हणजे ज्याला ब्रम्हूप असं म्हणता येईल त्या ब्रम्हूप दृष्ट्याला दृंग्र दृष्ट्याला तो जाऊन भेटत असतो म्हणून द्रष्ट्यासी की जै भेटे व्यावहारिक द्रष्टा हा आपल्या पारमार्थिक ब्रम्हरूप दृष्टीपणाला भेटतो, त्यावेळी एकलेपणाने सापेक्ष असल्या जो दृष्टीपणा त्याचा त्या त्याग करून त्याचा बाध करून आपल्या अंगाने राहतो निरपेक्ष रूपाने राहतो कारण व्यावहारिक दशेमध्ये त्याला आलेलं जे दृष्टीपण ते दृश्याचा सापेक्ष होते सापेक्ष असलेलं दृष्टेपण ते टाकून देतो आणि आपलं जे मूळ ब्रह्मरूप आहे त्याच्याशी माउली म्हणतो म्हणून दृश्य दृष्टीपणा त्या स्वरूपाच्या ठिकाणी न अंगभूत जी त्याचं दृष्टेपण आहे म्हणजे दृंगमात्र जी स्थिती आहे तीच त्याची त्याही वेळी उर्वरित राहते तेसा मी हो नि तो घेऊ जा दृश्याचे तो मधुरूपतेला प्राप्त होतो आणि मग दृश्य पाहायला जातो ब्रम्हपतेला पावलेला असतो आणि मग दृश्याला पाहतो प्रमातृत्वाध्यासाचा पूर्ण निराश झालेला असतो आणि मग प्रमेयाकडे पाहिला जातो त्यावेळी तेच दृश्य ते दृष्टी हा जो द्रष्टा आहे म्हणजे जो जीव आहे तो ब्रम्हात्मक ज्ञान ब्रम्हात्मक बोध संपन्न होऊन ज्यावेळी ब्रह्मस्वरूपतेला पावतो आणि मग घट पट सर्व माईक आपण ज्याला समजतो बाह्य प्रतीला येणारे जे हे पदार्थ ते सर्व सर्व पदार्थ रूपाने म्हणून जेव्हा पाहिला जातो तेव्हा आपल्या स्वतः सह त्या दृष्ट्याला मात्र ब्रह्मस्थितीमध्ये घेऊन जातात तिथे नेत असतात तेव्हा म्हणतात ते दृश्य ने ती दृष्ट्यत्वे ते दृष्टी दृश्य ने कुठे ने ब्रम्हस्थितीला ज्या पाहणारा घट पाहण्याकडे प्रवृत्त झालाय पटादी पदार्थ पाहण्याकडे प्रवृत्त झालाय पण त्या पाहण्यामध्ये तुम्ही होऊ निकटते मद्रुपतीला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे जीव ब्रैक्य ज्ञानानंतर आपण स्वतः ब्रह्मस्थितीला पावल्यानंतर जीव जीवन राहता जीव, जीव ब्रम्हरूपतेने झाल्यानंतर अर्थात आधोत ब्रह्मात साक्षात्कार म्हणून ज्याला म्हणतात तसा साक्षात्कार झाल्यानंतर ज्यावेळी तो या दृश्य घटपटादी पदार्थांना पाहण्याकरता जातो त्यावेळी ते दृश्य आपल्या स्वतःच त्या दृष्ट्यालाही दृंग अशा ब्रह्मस्थितीमध्ये नेत असतं असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असा त्याचा आणि पाहण्याचा व्यवहार घडतो इतकंच नव्हे तर ब्रम्हरूप झाल्यानंतर दृश्य सापेक्ष आलेले जे दृष्टी ते तर नाहीच होतं पण उर्वरितही प्रकारचा बाध निर्माण मग देखी जे ना न देखी जे ऐके दशाचे निपजी ते दर्शन माझे चाचूक आहे मा भाऊली म्हणते माझ्या खरं दर्शन आहे ना असं बहिरंग दर्शन घेणारे लोक पुष्कळ आहेत एक गोष्ट यात ध्यानात ठेवायची ती म्हणजे ही की ज्ञानेश्वर महाराजांचा हा अनुभवामृत ग्रंथ वा एकत्र वाङ्मय तस तर वेदोपनिषदा पासून निळोपार यांच्या पर्यंत सर्वचा सर्व वाङ्म आहे यालाही आपण असं म्हणाला तर त्यात अतिशयोक्ती किंवा काहीतरी आपण बोलतो तसा भाग होणार नाही वस्तुस्थितीला ते, ते धरून असेल निदान अप्रस्तुत तर होणार नाही खासच हे हो संपूर्ण दर्शनशास्त्र वेदांत शास्त्रत्मशास्त्र म्हणजे काय उपनिषद म्हणजे काय हे दर्शनशास्त्र म्हणजे हे दर्शनाचं शास्त्र आहे दर्शनशास्त्र हे अतिशय महत्वाचं आहे मानवी जीवनामध्ये या दर्शनशास्त्रामध्ये आणि प्रवेश करून पूर्ण दर्शनाला प्राप्त होणं हे आपलं मुख्य काम आहे आपलं हे आद्य कर्तव्य आहे आले एक असा म्हटले जीवनाचं या दर्शनात आहेत असं हे दर्शनशास्त्र असल्या कारणाने लोक देवाच दर्शन करतात पण देवाच्या दर्शनामध्ये माणसाच्या मनात अनेक विकार असतात अनेक विकल्प असतात अनेक विषयाची आणि वासना विषयाचा वास त्यांच्या दर्शनात असतो तोहारी श्रीहारी पाठीला डोळे भरील ज्ञानेश्वर माउली म्हणते मी स्वतः देव डोळे भरून बघितला आपण पाहतो पण डोळे भरून बघत नाही अर्धवट डोळ्यानं बघतो म्हणजे काय पाहतो आपल्या डोळ्यामध्ये ज्यावेळी देव असतो ज्यावेळी आपण देवाच दर्शन करीत असतो त्यावेळी देवाच्या दर्शना आपल्याला विषयाचे दर्शन घडत असा कोण महाभाग आहे की जो देवाचं दर्शन करीत असताना फक्त देवाच दर्शन करतो त्याच्या डोळ्यात विषय येतच नाही विरळा एखादा हे दर्शनाच शास्त्र आहे लोक दर्शन करतात आणि त्यात बारकाव असा आहे की मंदिरात जाऊन देवाचं दर्शन करत गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन करतात फक्त तिथे काय त्यांना खणभर आणि अर्धवट देव दिसत असेल तो ठिकाणी कुठेही त्यांना देव दिसत नाही हे देवाच दर्शनच आहे मागे शास्त्रीय तो अबाधित जसाच्या तसा ठेवून याची दृष्टी मात्र मर्यादेत असते एवढं घाण मौली म्हणते की हे दर्शन शांत आहे असं दर्शन घेणे हे दर्शन काही मंडळी थोडस चिंतन करून देवदर्शनाचा प्रयत्न करतात काही परोक्ष दर्शनाला पावलेले आहेत प्रवृत्त झालेले आहेत वायाची झकविती प्रतितीचे डोळे सातो कारे बोधा वेळे आथिना होई जे असे पण दर्शनामध्ये प्रवृत्त झालेले लोक आहेत केवळ वाचेच्या बळावर की आम्हाला एवढं जर तासन तासलित व्याख्यान करता येतं शृंगार रातूवू शकतो दृष्टांत उपमा उत्प्रेक्षा काय एका चढ एक बोलू शकतो तर मग आमच्यात काय होणार आहे आम्हाला का नाही देऊ प्राप्त होणार अजून देव प्राप्त झालेली माणसं यापेक्षा अजून काय जास्त सांगतात तेव्हा आम्हाला भौतिक सगळं झालेलंच आहे अशाही बोधामध्ये पण वायाची जखमी ती प्रतीचे मग सातो कार्य परीक्षेची जर वेळ येईल बोधा वेळ आली तर ना आता तर बोध सापडणार नाही पण त्यांना पुढे होण्याची शक्यता नाही कारण विप्रलंब काय म्हणतो हे त्याची मुख्य गोष्ट महाराज म्हणतात माझं जे खर दर्शन या पद्धतीने कोणी चर्मचक्षुने दर्शन घेतो आहे कोणी भावना चक्षुने दर्शन घेतो आहे कोणी विवेक चक्षुने दर्शन घेतो आहे पण अद्वैत बोध दृष्टीने माझं जे दर्शन आहे ते हे दर्शन ते कसं आहे मग जे देखी जे ना न देखी जे माझं जे पाहणं आहे ना ते देखे जे ना न देखी जे ना माझं जे खरं दर्शन आहे ते अशा प्रकारचं की जो हा हा ज्ञानी पुरुष या, या दर्शनाला पावलेला असत किंवा त्याला हे साचूकार दर्शन घडलेलं असत कस कोणत्याही दृश्याला तो देखे जे ऐसे नाही न देखे जे ऐसे नाही तो दृश्य म्हणून त्याला कोणी देखे जे ऐसे नाही दृश्य म्हणून तो आणण्याला कोणाला देखेजे ऐसे नाही तो न देखे जे ऐसे नाही द्रष्टा दृश्य या दोन्हीला आत्म्याहून स्वतंत्र भिन्न सत्तेने देखिजे ऐसे नाही त्या दोघांना आत्मस्वरूपात अभिन्नत्वानं ते परवा अज्ञानाविषयी जसा विचार केला त्याप्रमाणे समाज श्रेयाने राहतात ऐसा न देखिजे ते तादात्म्य संबंधाने तिथे आहेत आए, ऐसे न देखिचे असं तो पाहत नाही म्हणजे तो कोणाला दृश्य होत नाही त्याच कोणी दृश्य म्हणजे तो, तो कोणाचा द्रष्टा होत नाही त्याचा आणि द्रष्टा या नावंत्र अस्तित्व त्याच्या दृष्टीने नाही कारण त्या सत्ते दुसरा पदार्थच नाही असा असल्या कारणाने तो स्वतंत्र भिन्न सत्तेने पाहतो असंही नाही इतकंच नव्हे तर त्याला दृश्याच ज्ञान नसतं असं नाही त्याला आत्म्याच ज्ञान नसतं असं नाही मग काय असतं सांगितलं ना असं नसतं म्हणून की दृश्याच ज्ञान नसतं असंही नाही आत्म्याचं वृत्ती रूपाने त्याला ज्ञान असतं असंही नाही त्याला येते ज्ञान नसतं असंही नाही त्याला अहम ब्रह्मातूप ज्ञान होऊन तेही विलियाला गेलेलं असतं इतकंच नाही तर ब्रह्माला तो विषय करून पाहत नाही आणि इतकंच नाही मी ब्रम्हरूप आहे असं त्याला प्रमाद ज्ञान नसतं पण प्रमाद ज्ञान नसतं मी ब्रह्महून भिन्न आहे मी देहस्वरूप आहे अशा प्रकारचं ब्रम्हरूप त्याला ज्ञान नसतं मी <laughs> ब्रह्माशी भिन्न आहे की अभिन्न आहे असं संशयात्मक त्याला ज्ञान नसतं या सर्व ज्ञानांची व्या व्यावृत्ती करून ऐशीचे दशा निपजे मौली म्हणते अशी एक दशा आहे की ज्या दशेमध्ये तो कोणाचा दृश्य होत नाही त्याचं कोणी दृश्य असत नाही तो कोणाचा द्रष्टा होत नाही त्याचा कोणी दृष्टा असत नाही द्रष्टा आणि दृष्ट यांना आत्मस्वरूप भिन्न सत्ता नसते सत्याला स्वतंत्र सत्तेने तो पाहत नाही दृश्याच ज्ञान नसतं असं नाही आत्म्याचंही वृत्ती रूपाने ज्ञान त्याला नसतं मग न देखी जे ऐसे नाही पुन्हा मग म्हणले एवढं जर नसतं तर मग न देखी जे म्हणा या प्रकारात अज्ञान तर मुळीच नसत मग ब्रम्हला तो विषय म्हणून कधी पाहत नाही मी ब्रम्हूप आहे असत त्याला प्रमा ज्ञान असतं का नसतं मग म्हणाले मग देहून ब्रह्माहून भिन्न समजतो का नाही देहाच्या अभिन्न समजतो का नाही देहावून मी भिन्न असं समजतो का नाही मी देह आहे का देहावून भिन्न आहे मी एक आहे का अनेक आहे करताय का अकर्ता एक असं का स्वविषयी संशयात्म ज्ञान असतं का नाही त्याला ज्ञान नसतं का नाही असत या प्रकारातलं नसत अज्ञान असतं का नाही म्हणजे अज्ञान नाही ना ना ना ना ना ना ना। आणि मी सांगितलेल्या आत्ता या आधीपैकी ज्ञान नाही अशा ज्ञानाज्ञानाहून अधिक ऐसी दशा जे निप अशी एक दशा निर्माण होते की ज्या दशेमध्ये या प्रकारचं पाहणं नाही आणि सापेक्ष न पाहणं नाही न पाहण्याच्या सापेक्ष एवढे सगळे न पाहण्याचे प्रकार पाहण्याचे प्रकार न पाहण्याच्या सापेक्ष म्हणजे अज्ञानाच्या सापेक्ष एवढे दर्शन प्रकार त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नसतात आणि पाहण्याची दशा मात्र तिथे असते ती जी दशा अभिव्यक्त होते निपजे अभिव्यक्त होय हो निर्माण होय उत्पन्न होय जी उत्पन्न होते अभिव्यक्त होते ती जी स्थिती आहे ती कशी आहे ज्ञाना ज्ञाना तशा प्रकारची आहे ती केवळ पाहणे रूप आहे केवळ दृंगात्र अशा स्वरूपाचे ज्ञानेश्वर माउली म्हणते तेच माझे कार्य माझं जे खरं साचूकार अशा स्वरूपाला तो पावलेला असतो आणि अशा दशेला पावलेला जो महापुरुष तेच माझे साचो दर्शन होय माझं खरं दर्शन म्हणजे ते हे दर्शन आहे ते दर्शन माझे चाचो होय आपण पुढे लावायचं ते तेच दर्शन माझे माझे दर्शन आणि सासू कार्य दर्शन हे माझं खरं दर्शन की ज्या दर्शनामध्ये ही स्थिती आहे पहिली गोष्ट अज्ञान आहे का नाही कारण न देखी जे ना मग देखी जे नाखी जे मध्ये प्रकार एवढे तो कोणाचा द्रष्टा होत नाही त्याचा कोणी द्रष्टा नाही तो कोणाचं दृश्य नाही त्याच कोणी दृश्य नाही द्रष्टा आणि दृश्य याला आत्म्या भिन्न तो समजत नाही मी ब्रम्हरूप अशा प्रकारच्या प्रमावृत्ती रूप ज्ञानात राहत नाही मी ब्रह्माहून भिन्न आहे अशा प्रकारच्या भ्रमरूप ज्ञानात असत नाही मी देह आहे या प्रकारच्या तो ज्ञानात असत नाही मी देहाहून भिन्न आहे अशा प्रकारच्या वृत्ती रूप ज्ञानात असत नाही कारण या सगळ्या ज्ञानांच मूळ बीज वृत्तीत असल्या कारणाने वृत्ती विवर्जित तो झाल्यामुळे यापैकी एकही जाणीव त्याच्या चित्तात नसते इतकंच नव्हे तर स्वचा अस्तित्वाविषयी स्वचा या स्वच्छानंदा द्वे स्वरूपाविषयी कोणत्या प्रकारचा संदेह त्याला नसतो आणि दर्शन मात्र असत काय ज्ञान मात्र असत अज्ञान तर नाही देखिजे ना पण देखिजे पैकी या देखी जे ना ऐशी दशा जे निपजी अशी एक दशाय ज्या दशेला थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञान आणि अज्ञान याहून अतिथी आहे पण जड नाही शून्य नाही किंतु दृंग स्वरूप आहे आस... असली जी एक दशा आहे ऐशी जे दशा निपजे ही जी एक दशा आहे ते दर्शन माझे साधवकारे महाराज म्हणतात ते माझ खरं दर्शन आहे मला म्हणतो म्हणजे भगवान स्वतः सांगतो की माझं खरं दर्शन हे आहे अशा प्रकारे जो कोणी पाहतो ना त्याला म्हणायचं खरं दर्शन शास्त्र त्याला फलीभूत झालं या दर्शनशास्त्राप्रमाणे त्याला खरं दर्शन घडलेलं आहे दर्शनशास्त्र तर खरंच या दर्शनशास्त्राची ही पद्धती आहे दर्शनाची आपल्याला या चर्मचक्ष बघायचं काळा वर पिवळा उंच ठेंगणा लांब रुंद साडेतीन बाय साडेतीन यापेक्षा जास्त आपल्याला दर्शनाची गोष्ट माहित नाही असं दर्शन कोणाला घडलंय का अशा दर्शनाची कोणाची प्रवृत्ती आहे का दर्शनशास्त्रामध्ये ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्या दर्शनामध्ये एवढ्या गोष्टी आहे किंवा मागे आपल्याला मी गोष्टी सांगितल्या अंतर्भूत करा या दर्शनामध्ये की ज्या दर्शनामध्ये प्रकार नाही ज्या दर्शनामध्ये विषय नाही ज्या दर्शनामध्ये आश्रय नाही ज्या दर्शनामध्ये वृत्ती नाही आणि ज्या दर्शनामध्ये या सर्वांचं बीज अज्ञान नाही असं जे दर्शन जी ध्रमात्र स्थिती ते दर्शन माझे चाच ते माझं खरं दर्शन आहे या एवढ्या गोष्टी असं असलं पाहिजे दशा जे निवटी असं म्हणायचं अशी जी दशा आहे त्या दशेच नाव आहे ब्रह्मात्र स्थिती तिथे अज्ञान नाही तिथे शून्य नाही ते शून्य ना ते महाशून्य आहे म्हणजे काय अत्यंत निर्विशेष लक्षात ठेवायचं त्यावेळी असं जे अत्यंत निर्विशेष स्वरूप आहे जे दृंग्र स्वरूप आहे जे ज्ञान आणि अज्ञान याहून विवर्जित आहे कारण महाराजांनी दोन्ही पदांची जे व्यावृत्ती पदा नाही दोन्ही दशेची व्यावृत्ती केली आहे देखिजे ना न देखिजे ना आयसी दशा जे पाहण्याची दशा नाही न पाहण्याची दशा नाही याहून विवर्जित आहे पण दृंगमात्र आहे याहून विवर्जित आहे पण शून्य नाही याहून विवर्जित आहे पण जड नाही याहून विवर्जित आहे पण संदेह नाही याहून विवर्जित आहे पण प्रमाप वृत्तिरूप निष्ठे नाही पण दृंगमात्र आहे आई अशी दशा एक दशाय ती तुम्हाला कल्पना एवढ्यात येत असली तर आपण बघा त्या म्हणण्यात अर्थ असा आहे की ही गोष्ट अत्यंत सूक्ष्म असल्या कारणाने याच तऱ्हे ती सांगितली पाहिजे दुसऱ्या तऱ्हेने ती निर्देश करून सांगण्यासारखी ने का निर्देश देश राहीत कोणत्याही प्रकारे आपण षडविध रूपाने आपण त्याचा निर्देश करू शकतो नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू आकार हा सिद्ध प्रवाद पण अमूर्त परमात्मा असल्याकारणाने अव्यक्त परमात्मा असल्याकारणाने गुण आणि निर्गुण याहून निरपेक्ष अगुण स्वरूपाचा असल्याकारणाने स्वरूपाच्या ठिकाणी असल्या कारणाने त्याचा कोणत्याही प्रकारे आपण निर्देश करू शकत नाही पण तो नाही असं मात्र नाही असं असल्यामुळे त्याच्या दर्शनाच्या स्वरूपाचं वर्णन हे असंच करावं लागत दादानी एका ठिकाणी लिहिलंय नाही त्या पदार्थाचे वर्णन हे असेच केले पाहिजे तसं आहे त्या पदार्थाचे पण वर्णन हे असेच केले पाहिजे नाही त्या पदार्थाचं वर्णन जसं असंच केलं पाहिजे तसं आहे त्या पदार्थाचे पण वर्णन असेच केले पाहिजे असेच केले पाहिजे म्हणजे मी सांगतो या पद्धतीने नाही त्या वर्णनासारखं हे वर्णन नाही नाही त्या पदार्थाचे वर्णन करण्याची पद्धती दादानी स्वतंत्र दिली आहे पण आहे या पदार्थाचे वर्णन किंवा दर्शनाची स्थिती कशी ते ही आहे पुढे गेला होता म्हणजे देव दर्शनाला झाला का देवाचं दर्शन झालं म्हणतो <laughs> म्हणजे विचारणाऱ्याला झालेलं नसतं दर्शन केलं चला त्याच्या झालेलं नसतं विचारणारा विचारत असतो सांगणारा सांगत असतो त्याही त्याच वेळी त्याच्या चित्तामध्ये कुठेतरी विषयाचं दर्शन आणि परस्परण चित्तामध्ये चाललेलं असतं आणि त्या चिंतनात तू देवाचं दर्शन करतो विचारला त्याला देवाचं दर्शन तुम्ही करायला गेला होता कसा काय आज देव दिसला तेवढं काय माझं लक्षात होत त्यात तेवढं काही माझं लक्ष नव्हतं म्हणून पाहिजे भावना कक्षणे सुद्धा लोक बघत नाही अति महत्वाचे आपल्या साधू संतांनी जे वर्णन केले ना ते अतिशय महत्वाचं आहे आणि चौथ स्वरूप आहे पहिलं पहिलं घटकाचं स्वरूप आहे हे स्थूल शरीर त्याच्यातला सगळा तांडा तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या आठ सूक्ष्म शरीर त्या सूक्ष्म शरीरामध्ये एक भाव जीवन आहे आणि एक विचार जीवन आणि त्याच्या सरते शेवटी अधिष्ठानात्मक म्हणजे चार प्रकारचे जीवन आहे त्या लक्षात ठेवा हे सूर शरीर आहे हे क्रिया प्रधान आहे याला आचार जीवन असं म्हणे आचार क्षेत्र म्हणे आचार क्षेत्रात असणारं कर्म वावरणार वा त्या रूपाने जे जीवन त्याला आचार जीवन असं म्हणे त्याच्या मागे काही भाव जीवन आहे ज्याच्या मागे मनाचं प्राधान्य देवाने आपल्याला शरीर दिले त्याच्यासाठी आचार जीवन आहे देवाने आपल्याला मन भाव भावना दिल्या म्हणून त्याच्यासाठी भाव जीवन आहे आपल्याला देवाने बुद्धी दिली त्याच्यासाठी विवेक जीवन आहे विचार जीवन आहे आणि या सर्व जीवनाचं मूळ अधिष्ठान ब्रह्म चैतन्य आत्मा आहे एवढीच घटक आपल्या शरीरात या घटकांचं यथावत जर मनुष्याला स्वरूप कळेल तर कोणत्या घटकाला किती महत्व द्याव ते माणसाला बरोबरच उगी शरीराला सांभाळत तो बसणार नाही इंद्रियाचे चोचले पूर्वी शिरणार नाही किंवा एकदम आत्म्यालाही परिस्थिती करणार अतिरिक्त आसक्तीही ठेवणार नाही अतिरिक्त भरतात त्यागही तो करणार माणसं त्याग प्रवृत्त झाली म्हणजे अतिरिक्त टाकतात आसक्ती ठेवली म्हणजे अतिरिक्त आसक्ती ठेवतात अति सर्वत्र वरचे अति सर्वत्र उपयोगाला ये येत नाही त्याग करायचा ठरला म्हणले काय अति त्याग म्हणजे काय पहिल्यांदा म्हणला ज्ञानेश्वरी टाकता फेडला सगळं पहिल्यांदा म्हणलं देव धर्म टाकून येईल आम्हाला असेल भेटतात महाभाग काय तुमचं खरं म्हणणं आहे कोण विचार म्हणलं हो आमचं खरं म्हणणं आहे काय सगळं टाकायचं म्हणलं हो सगळं टाकायचं आम्ही आनंद करे म्हणलं हो आनंद करे म म्हणला पहिल्यांदा तुम्हाला थोडं का म्हणलं इंद्रियात नको वा म्हणलं सगळं चांगली गोष्ट आहे तसं नाही उभीच सांगितलं दुसरं काय म्हणायचं म्हणजे त्याला फोटो बोलायची वेळ ते शेवटी खरं सांगून भागत नाही नेहमी कळायला फार मोठा अधिकारी लागतो खोटं माणसाला तुम्ही बोला बरं वाट रूपहीन माणसाला सांगायचं वा तुमचं रूप ना छान अहो रूप आवाज अजिबात नाही अहो ध्वनी उष्णांचे गृहेग्नम गर्दभा शांती पाठका परस्परम प्रशंसन ती अहो रूपम अहो ध्वनी असा सगळा प्रकार होतो आमचे स्नेही गाण्याचे हौच भयंकर स्वराचा पत्ता नाही तालाचा पत्ता नाही पण आरडाओरडा भयंकर हो त्यांना कळत नाही मग ते विचार कर कसं काय मी मी चाल म्हणलेली कशी काय वा तुमची चाल अहो तुमच्या सारखी चाल नाही पडली त्याला बर वाटत त्या आता बघ नाही हल्लीची पोरं बघिते ना इतकीसतात काही विचारतच नाही मग ते आपल्या नजरेला त्यांना जर विचारत ते म्हणतात हे बघा तुमच्या नजरे बिघडलेल्या तुमचे डोळे फुटलेले आहेत म्हणतात ते आम्हाला आता लग्न ठेवा म्हणत असं तुमचे डोळे फुटलेत आता आम्हाला डोळे फुटले तुम्हाला बरं दिसत नाही म्हणतात संस्कार तुम्ही याद करा हे तुम्हाला बरं वाटेल हे काही दिवस काय तर इलाज नाही असं होतं खरं की काही दिवस गेले म्हणताना बरं वाटत वाटत काय तर इलाज नाही म्हणजे आता सिनेमा पाहण्यासाठी थिएटर मध्ये जाण्याची आवश्यकता रोडवर आपण उभे राहिलो की आपल्याला सगळा सिनेमाच बघायला मिळतो कशा तुम्ही आपल्याला हे सगळं सांगितलं की पाहण्याच्या दृष्टीचा हा फरक आवाज त्याला अजिबात जाणीव नाही तर त्याला तुझा आवाज आहे म्हणायला लागतो रूप नसतं त्याला रूप आहे म्हणायला बोलणं चांगलं नसतं पण उत्तम व्याख्यान बरं कचल त्या वाक्याला बरं वाटत तुम्ही भेटून एखाद्याला प्रयोग करा माझ्यावर करा त्याच्या बिघडत एखाद्यावर म्हणणे तुझ्या काय म्हणले वा तुमचं कीर्तन मी ऐकलं आम्हालाय का कोण तू म्हणा काय कल्पित इतका फिका होतो कि विचारता सोयी नाही त्यावेळी फोटोग्राफरने जर फोटो काढला आणि भावभाव जर त्यातले घेतले तर आपल्याला त्या चेहऱ्याकडे बघवणार अशी तराव होते का असं का त्याच कारण खरं बोलला खोटं बोलला असता तर चेहरा प्रफुल लागले मुख कमल विकसित अगदी विचारता सोयीने इतकं कशासाठी इतका कशा विस्तार केला खोटं सांगावं लागतं खरं लोकांना पटत खरी वस्तुस्थिती आहे की देवाने आपल्याला एक असं उत्कृष्ट भावजीवन जीवने दिलाय त्याच्या विचार जीवने दिलाय आणि या सर्व जीवनाच्या पलीकडे शुद्ध आत्मजीवन आहे त्याला या ज्ञानी पुरुषाचं जीवन असं म्हणता येईल संत जीवन आत्मरूप होऊन ब्रह्मरूप होऊन तो राहत असतो या ब्रह्मदर्शनाला तो पावलेला असतो असं आपण असं सर्वात मोठं स्वरूपाचं असं ब्रह्मजीवन ज्याला संत जीवन असं म्हणता ज्याला ब्रह्मवाद म्हणता येईल सर्वत्र प्राप्त झालेला म्हणता येईल अन्वय बोधाला पावलेला महात्मा म्हणता काय यापैकी आपल्याला शब्द जो आवडेल त्या स्वरूपाने तो असतो ऐती दशा जयंनी पटेल मौली म्हणते असं एक दर्शनाचं स्वरूप आहे की ज्या दर्शनामध्ये आता सांगितलेल्या पद्धतीने ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही अज्ञान व तत्सापेक्षा ज्ञान याहून विवर्जित पाहणे स्वरूप ब्रह्मात्र स्वरूप तेच माझे दर्शन असा दर्शनाला पावलेला महात्मा पदार्थाची भेटी दृष्ट्या ती तृष्टी भोगी तो सदा संपूर्ण हा अमृतानुभवातला काव्या प्रकरणातला भाग आहे ना त्याचं संपूर्ण ऐश्वरी महाराजांनी या ओव्यांच्या मधून पूर्ण रूपाने या सगळ्या श्लोकावरील आपल्याला त्याचा खुलासा होईल माऊली असं लिहिते असा बोधाला पावलेला महात्मा भलते या हे किरीती स्वच्छ लिहिले ह्याच्यात तुम्ही संकोच करू शकत नाही पुन्हा भलते या शब्दाचा अर्थ हे किरीती हे अर्जुना वाटेर त्या पदार्थाच्या भेटीत पदार्थाची भेटी स्वच्छ लिहिले भलतीये पदार्थाची भेटी वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत म्हणजे तरी काय वाटेल त्या पदार्थाच्या ज्ञानात ज्ञान संपादनात जर तो प्रवृत्त झाला योगी पदार्थाची भेद होणे त्याच ज्ञान संपादन करणे त्याच्याशी वृत्तीचा अभेद होणे तो योगी तिथे जर गेला तर काय होईल दृष्ट्या तीत दृष्टी भोगी तो सदा वाटेल त्या पदार्थामध्ये प्रवृत्त होऊ नये आता पुढे माऊली म्हणणारीच आहे त्यात प्रवृत्त मौली वचन येणारच आहे काय तो जो घालिता आवास वाप आहे ती यात्राची होत जाई किंवा विसाट शब्द सुखे मनो स्विच्छाची दृष्ट्रिता दृष्टी भोगीतो सदा कोणत्याही पदार्थाच्या आणि भेटीमध्ये नाम ज्ञान संपादनामध्ये जर तो प्रवृत्त होईल त्याच्या वृत्तीचा दृश्याशी जर अभेद होईल तर दृष्ट्याहू पलीकडे म्हणजे दृश्य निरपेक्ष असा जेव्हा दृश्य सापेक्ष असला दृष्टा त्या दृश्य आणि दृश्याच्या सापेक्ष असला दृष्टा याहून भिन्न याहून वेगळा त्याच्यामध्ये समव्याप्त असणारा अधिष्ठान रूप असणारा पण निरपेक्ष असा जो दृष्टी स्वरूप आत्मा त्या दृष्टी स्वरूप आत्म्याला तो सदाच भोगत असतो म्हणजे नव्हता म्हणजे या दोन अवस्थांचा परित्याग करून त्याच कारण विषयाच्या उपाधीने प्राप्त होणारा दृश्य भाव अंतःकरणवृत्तीच्या संबंधाने प्राप्त होणारा द्रष्टा भाव याहून पलीकडे केवळ मात्र त्याच समव्याप्त मात्र तुम्ही जो दृष्टद्रष्टा भाव समजता किंवा जो तुम्हाला असा उथळ रूपाने दिसतो त्या अदृश्यद्रष्टा दर्शन भावात त्याची समव्याप्ती आहे त्याचा हा अधिष्ठान आहे पण त्यात न राहता त्याहून अतिच जी निरपेक्ष स्थिती आहे ब्रह्मस्थिती त्यात तो राहतो केवळ दृंगमातृ रूपाने असतो ती स्थिती